पुस्तक प्रार्थना प्रवचन भागे लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण छत्तीसावे प्रार्थना प्रवचन जून दहा एकोणीसशे नवी दिल्ली जून दहा एकोणीशे सत्तेचाळीस बंधूंनो आणि भगिनींनो बंगालच्या निर्णयासंबंधी मी जे काही म्हणालो त्यात मी कोणत्याही पक्षावर आरोप केले नव्हते मी जे काही ऐकले होते त्याचा मी केवळ पुनरुच्चार केला होता बंगालची फाळणी वाचली आणि अविभाज्य बंगाल कायम राहिला तर कोणाला आनंद ना होणार नाही परंतु असत्य भ्रष्टाचार आणि लाचलुचपत यांच्या आधारे हे ऐक्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी मी हात मिळवू शकत नाही एकाही बंगाली माणसाने असे केले नसेल तर मग तो हिंदू असो की मुसलमान काहीही बोलण्याची गरज नाही एखादी टोपी आपल्या डोक्यात नीट बसत नसेल तर ती घालण्याची गरज काय परंतु बंगालमध्ये काहीतरी चुकीचे शिजत आहे अशा संशयाने लोकांच्या मनात घर केले आहे ज्या लोकांनी मला हे सांगितले त्यांनी आपली नावे आणि पत्ते सुद्धा दिलेले आहेत परंतु ते इथे उघड करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही ते जर मला कुठे सांगत असतील तर ते चूक आहे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे परंतु कोणालाही शिक्षा करणारा मी कोण कोणालाही शिक्षा करण्याचा मला अधिकार नाही परंतु माझ्याबरोबर एक फार मोठी गोष्ट आहे आणि ती म्हणजे लोकमत लोकमतामध्ये प्रचंड शक्ती असते हिंदुस्थानात अजून याचे महत्व लोकांच्या लक्षात आलेले नाही इंग्रजी भाषेत या मागे फार जोरदार गर्भीत आरता आहे इंग्रज ज्याला लोकमत म्हणतात त्याच्यासमोर राजा सुद्धा असाय असतो इतकेच नाही तर या लोकमतामुळे महान कुटुंबाचे वारस घनाघाती वक्ता आणि प्रकान पंडित असलेली दुर्दम्य चर्चिल यांनाही इतक्या मोठ्या उपलब्धीनंतरही आपले पद सांभाळून ठेवता येणे शक्य झाले नाही याचा अर्थ इंग्लंडमधील लोकमत अतिशय जागृत आहे त्याच्याविरोधात कोणीही काहीही करू शकत नाही हिंदुस्थानात जनमत इतके जागृत नाही तसे असते तर माझ्यासारखा श्ल्लक माणूस महात्मा झाला नसता आणि महात्मा झाल्यानंतर मी जे का काही करतो ते लोकांना चांगलेच वाटते ते काहीही असले तरी हिंदुस्थानात माणूस महात्मा झाला की त्यानंतर त्याने बरे वाईट काहीही केले तरी तो जनतेला उत्तरदायी राहत नाही टॉलस्टाय फार मोठे योद्धे होते परंतु त्यांच्या जेव्हा लक्षात आले की युद्ध चांगली गोष्ट नाही तेव्हा युद्ध नाहीसे करण्याच्या कामाला त्यांनी आपलं जीवन वाहून टाकले ते म्हणाले होते की जगातील सर्वात मोठी शक्तिशाली गोष्ट जन्मत आहे आणि ते सत्य आणि अहिसेतून निर्माण होत असते हेच करण्याचा मी प्रयत्न करतो आहे परंतु माझ्या प्रयत्नातून सुद्धा काही निर्माण होणार नाही जोपर्यंत हिंदुस्थानातील लोकमतामागे धैर्य आणि सत्य नसेल परंतु आज अशी परिस्थिती नाही आपल्याला पंधरा ऑगस्टला जो उपनिवशाचा दर्जा मिळणार आहे तो आपल्याला नको आहे असा ठसा माझ्या मनावर उमटला आहे याचे कारण इतक्या सगळ्या वर्षात जे लोकमत तयार होत होते ते संपूर्ण स्वातंत्र्याच्या बाजूने होते उपनिवेशाची ही चर्चा देशाला बोचते ही भावना समजून घेता येते आणि तरीही ती योग्य नाही हे बरोबर नाही कारण उपनिवेशाच्या दर्जाच्या क्षमतेशी आपण अनभिज्ञ आहोत पहिली गोष्ट म्हणजे उपनिवेशाचा दर्जा मिळाल्याबरोबर ब्रिटिश हिंदुस्थानातून दोन महिन्यात निघून जातील दुसरी गोष्ट म्हणजे आपली इच्छा असेल तेव्हा आपण उपनिवेशाचा दर्जा सोडून देऊ शकतो असे असूनही आपण जर आपल्या वेळेपणाचाच आग्रह सुरू ठेवला तर इतरांना क्वचितच दोष देता येईल असो लोकमताच्या विषयाकडे परत वळायचे तर आपण जर जागृत राहिलो तर सर्व काही ठीक होईल जर लोकमताच्या दडपणामुळे कोणतीही लाच न देता कोणत्याही भ्रष्ट पद्धतीचा अवलंब न करता बंगालने जर एक राहण्याचा निर्णय घेतला तर ती गोष्ट फारच चांगली होईल परंतु आपण इतक्या वर्षापासून गुलाम आणि भ्याड होतो की आपल्याला लाजीरवाने वर्तन सोडवत नाही परंतु एखादा माणूस अधमपणाकडे न वळताही लोक जर त्याच्यावर तसा आरोप करत असतील तर त्याने दुःखी होण्याचे कारण काय उदाहरणार्थ असे अनेक उच्च पदावरील अधिकारी आहेत की जे भ्रष्ट झालेले नाहीत स्वच्छ आहेत आणि तरीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येतात यामुळे ते अस्वस्थ होत नाहीत मला जर कोणी अधम आणि भ्रष्ट माणूस म्हणत असेल तर त्या मी रडत बसलो पाहिजे काय कोणीतरी मला अधम म्हणाला म्हणून मी अधम होतो काय मी मान्य करतो की काही वेळा लोक आकसामुळे वा भ्याडपणामुळे असे आरोप करत असतात आपण कोणाबद्दलही वाईट बोलू नये आपण लोकांमधील चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आपल्याला जर स्वतंत्र व्हायचे असेल तर आपण इतरांमध्ये दोष पाहू नये आपण त्यांच्या जा चांगल्या जा बाजूकडे पाहू या व त्या बाबतीत प्रोत्साहन देऊ या आता हिंदुस्तानची फाळणी वस्तुस्थिती आहे आणि काँग्रेसला ती स्वीकारावी लागली असे मी गृहित धरतो परंतु फाळणीमुळे आपल्याला आनंद होत नसेल तर तिच्यामुळे आपण दुःखीसुद्धा का व्हावे आपण केवळ आपल्या अंत शरण जाऊ देऊ नये आपल्या हृदयाला विभाजनापासून आपण वाचवले पाहिजे असे केले नाही तर आम्ही दोन राष्ट्र आहो हा जीना जीनासाहेबांचा आरोप खरा ठरेल माझा यावर कधीही विश्वास नव्हता हो आपण जर एकाच पुरुजापासून जन्माला आलो असू तर केवळ आपला धर्म बदलल्यामुळे आपले राष्ट्रीयत्व बदलते काय सिंध पंजाब आणि शक्य आहे की सरंद प्रांतसुद्धा पाकिस्तानमध्ये गेले तरी ते आपले राहणार नाहीत काय मी तर ब्रिटनला सुद्धा विदेश मांडत नाही असे असताना मी पाकिस्तानला दुसरा देश का मांडले पाहिजे असे म्हणता येईल की मी हिंदुस्तानचा आहे आणि हिंदुस्तानमध्ये मुंबई प्रांताचा आहे आणि मुंबई प्रांतातही गुजरातमध्ये काठेवाडचा आणि त्यातही मी लहानशा पोरबंदर शहराचा आहे परंतु मी पोरबंदरचा आहे म्हणून मी संपूर्ण हिंदुस्तानचा सुद्धा आहे म्हणजे मी पंजाबी आहे आणि मी पंजाबमध्ये गेलो तर तिथे मी माझ्या घरात असल्याप्रमाणे राहीन आणि माझा खून करण्यात आला तर मी मृत्यूचा सुद्धा स्वीकार करीन पाकिस्तान एखाद्या सम्राटाचा होणार नाही तर तेथील जनतेचा असेल आणि अल्पसंख्याक्यांना सुद्धा तिथे न्यायाची वागणूक मिळेल हे जीनासाहेबांचे शब्द ऐकून मला आनंद झाला यावर मी केवळ इतकेच म्हणेन की ते बोलतात त्याप्रमाणे त्यांनी वर्तन करावे हे शब्द त्यांनी आपल्या अनुयायांच्या मनावर ठसवावे आणि त्यांना युद्धाची भाषा विसरण्याकरता सांगावे आम्ही सुद्धा आमच्या देशात अल्पसंख्याकांना चिरण्याचा प्रयत्न करणार नाही इतकेच नाही तर मूडवर पारसी सुद्धा आमचे सहभागीदार असतील तुम्ही मद्यपी आहात असे म्हणून हिंदू आणि मुसलमान जर एक होऊन त्यांचा विध्वंस करू इच्छिततील तर ते बरोबर होणार नाही पारसी माझे मित्र आहेत आणि मी त्यांना सांगत असतो की तुम्ही जर मद्यपान सोडणार नाही तर तुम्ही स्वतःच तुमचे मरण ओढवून घ्याल परंतु आम्ही त्यांना मारणार नाही अशाच प्रकारे हिंदू आणि शिखांचे पंजाबमध्ये रक्षण झाले पाहिजे मुसलमानांनी त्यांना प्रेमाची आणि बंधुभावाची वागणूक दिली पाहिजे व त्यांना आश्वस्त केले पाहिजे मुसलमान जर त्यांना दहशत दाखवत असतील तर हिंदू आणि शिखांनी न घाबरता त्यांना सांगितलं पाहिजे की दहशतीच्या वातावरणाखाली आम्ही इस्लाम स्वीकारणार नाही आणि गोमांसही खाणार नाही आपण नवीन जमात झालो आहो आणि मुसलमानांना आपण सामावून घेऊ शकत नाही असे हिंदूंनी समजू नय हिंदुस्तानच्या या भागात आपले बहुमत आहे आपण बहुसंख्याकांना सुजान केले पाहिजे आणि धैर्याने काम केले पाहिजे तलवारीत धैर्याचा वास नसतो आपण सत्यवादी होण ईश्वराचे सेवक हो आणि गरज पडली तर आपण आपला जीव देण्याचीही तयारी ठेवू आपण जेव्हा असे करू तेव्हा हिंदुस्तान आणि पाकिस्तान दोन वेगवेगळे देश नसतील आणि कृत्रिम फाणी अर्थहीन होऊन जाईल आपण जर आपसात मांडलो तर आपण दोन राष्ट्रे असल्याचा आरोप सिद्ध होईल हिंदुस्तान आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र राष्ट्र झाले असले तरी आपली हृदय वेगवेगळी होऊ नये प्रकरण सदोतीसावे प्रार्थना प्रवचन जून अकरा एकोणीशे नवी दिल्ली जून अकरा एकोणीशे सत्तेचाळीस आणि भगिनीं बंगालच्या हू घातल विभाजनासंबंधी मी जरी तुमच्याशी बोललो असलो तरीही मी तुमच्याशी त्यासंबंधी परत तिसऱ्यांदा बोलू इच्छितो मला नुकताज एक पत्र मिळाले आह तूर्णपणे रागाने भरलि आह मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राग हा वळाचाच एक लहानसा प्रकार असतो जो माणूस रागाला बळी पडतो त्याच्यात तारतम्य भाव राहत नाही मला मिळाल पत्र असच रागाने भरलि आह छाच आह की मी बंगालच फार मोठे नुकसान कलि आह मी बंगालींचे नुकसान कस क्लिआ बंगालचे तुकडे होऊ नये असे मी म्हणालो होतो ते होऊ नये असे मला वाटते हे खरे आहे याकरता आमच्यासमोर जर एखादा न्याय प्रस्ताव सादर करण्यात आला तर ता मी म्हणेन की बंगाली हा सर्वप्रथम बंगाली असतो मग तो हिंदू असो मुसलमान असो वा ख्रिश्चन असो तो जर आपल्या मातृभाषेला सुरक्षित ठेवू इच्छित असेल देशाला सुरक्षित ठेव इच्छित असेल तर त्यात कोण आढवा येऊ शकतो मी तुम्हाला सांगेन की काँग्रेससुद्धा त्या गोष्टीचा आड येऊ शकत नाही ना लीग आडवी येऊ शकते बंगाल जर एक राहू शकत असेल तर ती फार चांगली गोष्ट होईल हे स्पष्ट आहे परंतु हे कसे होईल हा प्रश्न आहे आपले जर काही चांगले साध्य करायचे असेल परंतु त्याकरता आपण वाईट साधनाचा उपयोग केला तर आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकणार नाही तुम्ही चुकीचा मार्ग धरला आणि तुम्हाला पूर्वेकडे जायचे असेल तर तुम्ही पश्चिमेकडे पोहोचाल यामुळे आपण कधीही चुकीच्या मार्गाचे अनुसरण करू नये आपण योग्य मार्गाने गेलो पाहिजे मी नेहमी हेच सांगत असतो जे बरोबर असते त्या बाजूने मी उभा राहत असतो जर एखाद्याची बाजू न्याय बाजून असेल मग तो माझा भाऊ असोवा मुलगा तर मी त्याची फिकिर करणार नाही यामुळे बंगालीनं मी सांगत असतो की जर बंगालचे विभाजन होणार असेल तर ते तुमच्या स्वतःच्या निर्णयामुळे होईल आणि बंगाल एक राहणार असेल तर तो सुद्धा तुमच्या निर्णयामुळे अजून तरी तसे काहीही घडलेले नाही बंगाल करता इतके पुरे परंतु माझ्या नजरेच इतरही गोष्टी आणून देण्यात आल्या आहेत आज काही मित्र संबळपूरून मला भेटण्याकरता आले ते म्हणाले आम्ही आतापर्यंत तिथे सुका समाधानात राहत होतो अजूनही आम्ही तिथून पळ काढलेला नाही परंतु आम्ही पुढे काय केले पाहिजे पाकिस्तानमधे आपली काय अवस्था होईल याबद्दल त साशंक होते आणि संबळपूरचा निश्चितपणे पाकिस्तानमधे समावेश होणार आह मी त्यांना सांगितल की पाकिस्तानमधे काहीही परिस्थिती असली तरी तुम्ही हिंदुस्थानात राहत आहात हिंदुस्तानच्या नकाशाची जरी दोन भागात वाटणी झालेली असली तरी तुमच्यावर त्याचा काय परिणाम होतो मी त्यांना म्हणालो की तुम्ही शूर लोक आहात तुम्ही ईश्वराशिवाय इतर कोणालाही घाबरत नाही जो ईश्वराला घाबरतो त्याला जगात इतर कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नसते यामुळे चंबळपूर सोडण्याचा सल्ला मी तुम्हाला देऊ शकत नाही आम्ही आमचे रक्षण कसे करावे हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा होती तुम्ही जिथे आहा तिथून हलवू नका असे मी नोआखालीतील हिंदूंना सांगितले होते त्यांना शस्त्र पाहिजे होती परंतु ते शस्त्रांनी काय करणार होते सरकार जवळ शस्त्रस्तात आणि तुम्ही अल्पसंख्य असून जर सरकार तुमचे रक्षण करू शकत नसेल तर मग सरकार अपात्र आहे असे सरकार गेले पाहिजे आणि मी त्यांना सांगितले की अशा सरकारला जाण्याकरता भाग पाडा इथे जर काही थोडे मुसलमान राहिले तर त्यांची कत्तल केली पाहिजे काय आणि सरकारने त्याकडे केवळ पाहत राहिले पाहिजे काय असे, असे असेल तर सरकार सरकार आणणार नाही ते जुलमी होईल आणि आपण जुलूमशाहीत का राहावे आपण कितीतरी वर्ष झगडत होतो आता आपण कडईतून आगीतुडी घ्यावी काय याकरता आपण इतका त्रास सहन केला होता काय इतका आवाज केला सत्याग्रह आणि असकार सुरु केला तो याकरता केला होता काय हे बरोबर होणार नाही बिहारमधील मुसलमानांना मी हेच सांगितले होते ते म्हणाले की तुम्ही महात्मा आह म्हणून असे बोलू शकता परंतु आम्ही व्यापारी आहोत आमचा व्यवसाय आहे आमचे कुटुंब आहे आम्हाला मुलेवाय आहेत या सर्वांची आम्हाला काळजी घ्यावी लागत असते तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला पाहिजे मी म्हणालो मी असाय आहे माझ्या वातारपणी मी बदलू शकत नाही ते काय करणार ते चांगले लोक होते आणि मी व्यस्त होतो मी तुम्हाला केवळ शूर होण्याचा सल्ला देऊ शकतो असे म्हणून मी त्यांना जायला सांगितले मी मोठमोठ्या गप्पा आणू शकत नाही माणूस शूर होण्याकरता जन्मला आहे माणसाचा जन्म भ्याड होण्याकरिता वा घाबरण्याकरता झालेला नाही माणूस ईश्वराचा भाग आहे त्याच्यात ती दैवी ठिणगी आहे गाय वा बैल वा घोडा यांच्यात ती दैवी ठिणगी असल्याचे मी ऐकले नाही हे खरे आहे की प्राणी मात्र ईश्वराची लेकरे आहेत आणि आपण कमी अधिक प्रमाणात तसेच आहोत परंतु माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये अंतर हे आहे की आपण ज्याप्रमाणे माणसाबद्दल सांगू शकतो की त्याच्यात दैवी ठिणगी आहे त्याप्रमाणे इतर प्राण्यांबद्दल आपण तसे काही सांगू शकत नाही मग आपल्यात जर दैवी ठिणगी असेल तर ती परस्परांना घाबरण्याकरता आहे काय अशा प्रकारे मी त्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यांना हे कसे कळणार श्रीयुतजीना काहीतरी मोठे करत आहे या काळात पाकिस्तान वास्तवात येईल असे कोणी स्वप्नातही कल्पले नव्हते परंतु पाकिस्तान आज वास्तव आहे हे खरे आहे की ते अजून अस्तित्वात आलेले नाही अजून त्याची निर्मिती झालेली नाही परंतु 15 ऑगस्टला त्याचा निश्चित जन्म होईल मी जेव्हा याचा विचार करतो तेव्हा मी मलाच सांगतो की मी याकरता शोक करण्याचे कारण नाही काँग्रेसचे म्हणणे आहे की विभाजनाला पर्याय नव्हता जीना म्हणतात की हिंदुस्तानचे विभाजन होईपर्यंत मी शांत बसणार नाही तर विभाजन होऊ द्या परंतु यामुळे मी हात वर करून ही पाहणी मान्य केली पाहिजे काय मी म्हणालो होतो की कोणीही मला कापून माझे तुकडे करू शकत नाही यामुळे कोणीही हिंदुस्तानला कापून त्याचे तुकडे करू शकत नाही हे केवळ बोलणे आहे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर सत्यवादी व्हाल तर मग पाकिस्तान असो वा हिंदुस्तान असो वा अजून कोणतेही नाव तुम्ही द्या तर तुमच्यासमोरील कार्य तेच असेल ईश्वराने ज्याला एक केले आहे त्याचे तुकडे तुकडे करून त्याला वेगवेगळे कोण करू शकतो परंतु हे लोकांचे तुम्ही काय करू इच्छिता असे मी जनांना विचारू शकतो पाकिस्तानमध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश होईल याबद्दल सहमती झाली आहे चंबळपूरचा अशा प्रकारे समावेश झालेला आहे त्याला हलवता येऊ शकत नाही तेथील लोकांनी काय करावे त्यांनी पळून जावे काय त्यांनी तिथेच रहावे असे त्यांना वाटते काय ते म्हणतात की सर्वांना न्याय मिळेल म्हणजे पाकिस्तानमध्ये सर्वांना सारखे नियम लागू होतील आणि हिंदू वा ख्रिशन असल्यामुळे कोणाबद्दलही भेदभाव केला जाणार नाही आज माझ्या जिबेतील माझ्या शब्दातील शक्ती निघून गेलेली आहे परंतु त्यांच्यात अजूनही शक्ती आहे ते पाकिस्तानचे सत्ताधारी आहेत आणि हे कोणीही नाकारू शकत नाही यामुळे तुमचा काय करण्याचा हेतु आहे असे मी पाकिस्तानच्या शासकाला विचारू इच्छितो त्यांनी आपले हेतू जाहीर करावेत आता मी अजून थोडा पुढे जाईन बादशाह खान मित्र आहेत बादशाह खान इतरत्र कुठेतरी जाऊ शकतात ते मौलाना आझाद राहू शकतात त्यांचा सुंदर बंगला आहे ते तिथे त्यांना हवेत खाऊ घालू शकतात ते जवाहरलाल राहू शकतात त्यांचा फार मोठा प्रासाद आहे ते काही माझ्या गरीबाच्या झोपडीसारखे नाही आणि मी त्यांना काय खायला घालू शकतो मी त्यांना मांसार देऊ शकत नाही मी जे काही खातो ते घेण्याची त्यांची तयारी आहे ते अन्नधान्य थोडीशी फळे बस इतके पुढे इतक्याने ते खुश होतात आणि यामुळेच ते माझे मित्र आहेत ते फकीर आहेत डॉक्टर खानसाहेब त्यांचे भाऊ आहेत बादशाह खानच्या खान मदतीशिवाय डॉक्टर खानसाहेब काहीही करू शकत नाही यामुळे ते बादशाह व राजा आहेत ते तलवारीच्या मदतीने राजा झाले नाहीत तर प्रेमाच्या सेवेच्या मदतीने। मी जेव्हा तिथे जातो तेव्हा त्यांना या नावाशिवाय इतर नावाने संबोधल्याचे मला आठवत नाही केवळ इथे त्यांना सरहद्द गांधी म्हणतात तिथे कोणी गांधीला सुद्धा ओळखत नाही मग सरहद्द गांधीची गोष्ट दूरच तर बादशाह इतरांनी सर्वमत घेण्याचे ठरवले आह अजून चतवण्यात आलखा भावना शांत झालया नाहीत कारण पठाण गरम रक्ताचे लोक आहेत सार्वमतातून काय मिळणार आह ते सर्वच्या सर्व आम्हाला पाकिस्तान पाहिजे वा हिंदुस्तान पाहिजे असे म्हणणार नाहीत तुम्हाला पठाणांमध्ये फूट पडायची आहे काय आणि पठाणांवर कोणता एक भाग लागला जाणार आहे काय असे मी पाकिस्तानच्या पुढाऱ्यांना विचारेन यामुळे पठाणांना पाकिस्तानचे स्वरूप समजून सांगणे उचित होणार नाही काय पाकिस्तान देण्यात आलं आहे काँग्रेसने तो इच्छेने वा अनिच्छेने मान्य केला आहे आता पंजाबचे विभाजन होणार आहे बंगालचे विभाजन होणार आहे मी तुम्हाला सांगतो की पंजाब आणि बंगालची फाळणी न होऊ देणे पाकिस्तानच्या पुढाऱ्यांच्या हाती आहे ते का म्हणत नाहीत की आता आम्हाला पाकिस्तान मिळाला आहे तुम्ही का घाबरता आम्ही झगडलो होतो कोणाचा दोष होता आणि कोणाचा नव्हता हे आपण विसरूया राजकीय कार्यसिद्धीकरता आम्ही तलवारीचा उपयोग करणार नाही अशा घोषणेवर मी श्रीयुत गांधीबरोबर नुकतीच सई केली आहे त्या गोष्टी आम्ही युक्तिवादाने मिळवू मग आपण युक्तिवाद करूया मी सर्व आग्रह धरणार नाही जीनादर जर म्हणतील की आम्ही सर्व पठणांचे स्वागत करू आणि जे आम्हाला शत्रू समजतात व आम्ही ज्यांना शत्रू समजतो उदाहरणार्थ खुदाई खिदमतगार खानबंधू हिंदू शीख पारसी आणि ख्रिश्चन इत्यादी सर्वांचे आम्ही स्वागत करू तर तुम्ही पाकिस्तानमध्ये काहीही गमावणार नाही असं मी म्हणे त्यांना इतके का म्हणू नये पाकिस्तान कोणता आकार घेणार आहे हे त्यांना का सांगू नये इतके जर प्रत्येकाला सांगितले तर प्रत्येकजण सुखी होईल पाकिस्तान ही काही काल्पनिक गोष्ट नाही हिंदुस्तान ही सुद्धा काही काल्पनिक गोष्ट नाही मी काँग्रेसला सुद्धा स्पष्ट करण्याकरता सांगेन कोणत्याही विषयाबद्दल दयामाया दाखवू नये वीज जर पसरत राहिले तर परिणाम काय होईल असे झाले तर निर्माण होणारे पाकिस्तान वाईट गोष्ट असेल इंग्रज जाणार आहेत आणि त्यांना शिवाय देण्याकरता हिंदू आणि मुसलमान इथे मागे राहतील पाकिस्तान अपरिहार्य नव्हता परंतु हिंदू आणि मुसलमान घटना समितीत एकत्रित काम करण्याबद्दल निश्चित निर्णय घेऊ शकत नाही असे त्यांना आढळून आले तेव्हा ते काय करू शकणार होते मग ते दोन्ही पक्षांशी बोलले आणि हिंदुस्तान आणि पाकिस्तान ही दोन वेगवेगळी राष्ट्र आहेत या मुद्द्यावर ते सहमत झाले याला तुम्ही काय नाव देता याच्याशी मला काहीही देणे नाही परंतु हे योग्य पद्धतीने केले पाहिजे हे जर योग्य पद्धतीने केले नाही तर विष तसेच राहील मला माफ करा माऊंट बॅटर्न आजच आले आहेत ते काही मनात वाईट हेतू घेऊन आलेले नाहीत परंतु त्यांच्या हातून काही हानिकारक घडेल काही वाईट होऊन जाईल अशी भीती मला वाटते त्यांनी जे केले पाहिजे ते केले नाही आणि ते मला खुश करण्याचे प्रयत्न करतील काँग्रेसला खुश करण्याचा प्रयत्न करतील जीना साहेबांना खुश करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करतील व सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतील परंतु असे केल्याने कोणीही खुश होणार नाही जो माणूस सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करतो तो अपयशी होतो हा परमेश्वराचा नियम आहे हा संपूर्ण जगाचा अनुभव आहे यामुळे सर्वांना खुश करण्याची ती अपेक्षा करू शकत नाही मी तर म्हणेन की काँग्रेस जर सुकत असेल तर त्यांनी तिला धारेवर धरले पाहिजे त्यांनी म्हटले पाहिजे मी इथे आलो आहे मी आरमारातील अधिकारी आहे आणि मला स्पष्ट बोलणे आवडते त्यांनी म्हणायला पाहिजे की तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही काँग्रेस जे करते ते बरोबर नाही परंतु आपण त्यांना त्रास का द्यावा अखेरीस त्यांचा धर्म आपल्या धर्मापेक्षा वेगळा आहे परंतु भावांनी भावांविरुद्ध का भांडावे आताच का एक वेळ होती जेव्हा आम्ही भांडलो आम्ही रक्त सांडले करता आम्ही भांडलो ते तर आम्हाला मिळाले सौदी अरेबियाचे इम्न सौद यांनी कायदे आझमनला तार पाठवल्याचे मला कळले त्या तारेत ते म्हणाले की जे काही घडले त्याने मी खुश नाही परंतु जगात आता शांतता नांदेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली कायदे आझमनी आपल्या उत्तरात सांगितले की मला सुद्धा शांतता हवी आहे परंतु शांतता कोठून येणार आहे आज हिंदुस्थानात शांतता नाही आणि हिंदू आणि मुसलमान शत्रूप्रमाणे भांडत राहिले तर तो शांतता कुठून येणार मी म्हणेन की मला येणाऱ्या सर्व तारा माझ्यावर काढला जाणारा सर्व राग व्यर्थ आहे मी इतकेस म्हणेन की जिथे अहिंसा आहे तिथेच ईश्वर आहे जिथे हे नाही तिथे काहीही नाही मी केवळ इतकेच म्हणेन की स्त्रीयुत जिनांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे त्यांनी जगाला परत आश्वस्त केले पाहिजे जे पाकिस्तानमध्ये आहेत आणि जे पाकिस्तानमध्ये येऊ इच्छितात त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आश्वस्त केले पाहिजे त्यांना त्यांनी आपल्याकडे ओढले पाहिजे जर ते असे करू शकत नसतील तर ते हिंदुस्तानकरता वाईट असेल आणि पाकिस्तानकरताही वाईट असेल ते हिंदूंकरता वाईट असेल आणि मुसलमानकरताही वाईट असेल मी कोणाचेही वाईट व्हावे असे इच्छित नाही आपण केवळ योग्य ते करावे इतकीच माझी प्रार्थना आहे प्रकरण अडतीसावे प्रार्थना प्रवचन नवी दिल्ली जून बारा एकोणीशे बंधूंनो आणि भगिनींनो माझ्या उजव्या बाजूला ख्वाजासाहेबांना ख्वाजा अब्दुल मजिद अध्यक्ष अल इंडिया नॅशनलिस्ट मजलिस बसत हा, स्वामी सत्यदेव यांच्याबरोबर मी त्यांच्या घरी गेलो होतो हे मी तुम्हाला आधी सांगितलेच आह त्या दिवसात मुसलमानाने दिल पाणीसुद्धा स्वामी सत्यदेव पित नसत परंतु ख्वाजासाहेब न चिडता त्यांचे स्वागत करत असत त्यावेळी ते अलिगढ विश्वविद्यालयाचे विश्वस्त होते नंतर असहकार चळवळीत भाग घेण्याकरता त्यांनी विश्वस्त पदाचा राजीनामा दिला मला आठवते की त्या काळात मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा मुस्लिम लीगची सभा सुरू होती या सवेत कोणी सत्याग्रह आहे काय असं मी विचारले अली बंधू मौलाना महमद अली आणि शौकत अली त्यावेळी तुरुंगात होते व प्रत्येकजण घाबरलेला होता ख्वाजासाहेब मला म्हणाले की तुम्हाला अडीच सत्याग्रही मिळवू हो शकतात एक होते शोएब कुरेशी ते सुप्रसिद्ध आणि धारसी व्यक्ती होते याशिवाय तिथे दुसरे एक गृहस्थ उपस्थित होते ते कट्टा सत्याग्रही होते एकदा जमावाने त्यांना चांगलीच मारहाण केली व त्यांच्या हाताला दोन ठिकाणी जखमाई झाल्या होते, ते जरी दष्टपुष्ट होते तरी ते शांत राहिले व त्यांनी कोणताही शारीरिक प्रतिकार केला नाही शेवटी ख्वाजासाहेब म्हणाले की मी सुद्धा अर्धा सत्याग्रही आहे तेव्हापासून हे माझ्या भावासारखे आहेत देशाचे तुकडे व्हावे अशी यांची इच्छा नव्हती परंतु तसे घडले आणि त्याबद्दल शोक व्यक्त करण्याकरता हे माझ्याकडे आले मी त्यांना सांगितले की शोक करण्याचे कारण नाही आणि त्यांना हसवले जे घडले त्यामुळे सप्रू साहेब सुद्धा दुखावले आहेत असे लीगला हे पाहिजे होते परंतु काँग्रेसला हे नको होते या दोघांची असमती झाली असे किती दिवसांपासून सुरु आहे भूगोलाचे तुकडे झाले असतील देशाचे तुकडे झालेले असतील पण काय अंतकरणाचे तुकडे झालेले आहेत ते झालेले नाही तर आपण लढायचे कारण नाही जोपर्यंत आपली हृदय एक आहे तोपर्यंत सर्व काही ठीक आहे देशाचे आज हिंदुस्तान आणि पाकिस्तान म्हणून तुकडे झाल असतीलही परंतु अखेरीस आपल्याला एक आहे, आह ठकुळ्यामुळे तिक होतील असे मला म्हणायचे नाही आपली वागणूक अशी असली पाहिजे की त्यांची इच्छा असूनही तयापासून दूर राहू शकणार नाहीत पाकिस्तान झाल्यानंतर शिल्लक राहिल्या दक्षाला हिंदुस्तान म्हणणसुद्धा जवाहरलालला पसंत नाही आता एक भाग पाकिस्तान झालिला असताना दुसऱ्या भागाला हिंदुस्तान कसे काय म्हणता येऊ शकत असं ते विचारतात ते बरोबर आहेत कारण याचा अर्थ होईल हा हिंदूचा भाग आहे मग ख्रिस्ती ज्यू आणि इथे राहिलेले मुसलमान यांनी काय करावे त्यांनी इथून निघून जावे काय ख्वाजा साहेब संयुक्त प्रांताचे आहेत आणि पंतजींचे मित्र आहेत पंतजींनी त्यांना निघून जासेचे सांगावे काय जर असे झाले तर हृदय आधी झलेली आहेत हे जीनासाहेबांचे म्हणणे खरे ठरेल परंतु इतिहास असे सांगत नाही प्रसिद्ध इतिहास तज्ञ श्री जयचंद्र विद्यालंकार यांच्या पत्राबद्दल मी तुम्हाला सांगितलेच होते ते म्हणतात की हिंदू आणि मुसलमानांचे जेव्हा युद्ध होत होते तेव्हाही ते, ते धर्माच्या नावावर एकमेकांना मारत नव्हते हो आमच्या बालपणी सुद्धा, आम्ही वेगवेगळ्या आहोत असे कधी आम्हाला वाटले नव्हत हो जैनुद्दीन काश्मीरचे सुलतान चित्तौडच्या राणाकुंभचे म्हणजे राणा प्रतापचे पंजोबा यांच्या समकालीन काशीच्या तीर्थयात्रेला हिंदूबरोबर गेल असल्याची आणि वाटील सर्व मंदिरांचे त्यांनी जीर्णोद्वार केल्याचे उदाहरण आता आताचे आहात चित्तोडच्या जयस्तंभावर अल्लाच नाव कोरलेले आहे, आपली अंतकरणे इतकी मलिन झाली आहे, काय की आपण एक ठिकाणी बसू सुद्धा शकत नाही व डोळ्याला डोळ्या शकत नाही समजा की मुसलमान दुष्ट झाले आहेत पण मग आपणही दुष्ट झालो पाहिजे काय जवाहरलाला हे नको आहे त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत मुसलमान या देशाचे भाग होते तोपर्यंत हिंदुस्तान हे नाव ठीक होते कारण त्यावेळी जो कोणी हिंदुस्थानात जन्मला तो हिंदुस्थानी मग त्याचा धर्म कोणताही असो असा त्याचा अर्थ होत होता आता मात्र हिंदुस्थानचा अर्थ हिंदूंचा देश असा होतो आणि हिंदूमधील कोण केवळ सवर्ण हिंदू परंतु मी सांगितल्याप्रमाणे सवर्ण हिंदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकसंख्येचा फार लहानसा भाग आहेत अस्पृश्य आणि आदिवासी हे कितीतरी जास्त आहेत त्यांच्यावर अल्पसंख्य सवर्ण राज्य करणार आहेत काय आज हेच लोक त्यांच्यावर राज्य करत आहेत परंतु अस्पृश्य आणि आदिवासी यांच्यावर जर सवर्ण हिंदूंचे वर्चस्व राहिले तर मुठीत मावण्या इतके थोडेसे सवर्ण हिंदू उर्वरित बहुसंख्य समाजाला आपल्या टाचेखाली चिडू इच्छितात हे जिनांचे म्हणणे आपण खरे ठरवू आपण असे मूर्ख व्हावे काय जिनांचा द्विराष्ट्र सिद्धांत आपण मान्य करावा काय याचा अर्थ माझा मुलगा मुसलमान झाला तर तो, तो दुसऱ्या राष्ट्राचा नागरिक झाला असा होतो काय आपण जर आपल्या तीन चतुर्थंश देश बांधवांना वेगळे करून त्यांना सत्तेपासून वंचित केले तर आपल्या हिंदुस्तानचे जिनांनी जसे चित्र रंगवले होते तसाच याचा अर्थ होईल असे झाले तर पार्सिस्तान शिखिस्तान अस्पृश्य आणि आदिवासींकरता वेगवेगळे भाग असे होईल आणि हिंदुस्तान हिंदुस्तान राहणारच नाही त्याचे तुकडे तुकडे होतील इंग्रजांची जर अशी इच्छा असेल तर जगात त्यांना कोणतेही स्थान नसेल यामुळे जे काही घडले त्याकरता आपण रडत बसू नय जवाहरलालने भारतीय संघराज्य असे देशाचे नाव सुचवले याचा अर्थ इथं सर्व एक होऊन राहतील यातील काही लोकांना वेगळं होण्याची इच्छा असेल तर आपण त्यांच्यावर एकत्र राहण्याकरता बळजवळी करणार नाही परंतु जे राहतील ते वावाभावाप्रमाणे राहतील आपण त्यांना अशी वागणूक देऊया की ते आपल्यापासून वेगळे आहेत असे त्यांना वाटणार नाही संघराज्याशी सर्व एकनिष्ठ असतील आणि त्यांची सेवा करतील अजूनही आपण हिंदुस्तानी का स्रू असे काही लोक मला विचारतात अशा प्रकारचा प्रश्न विचारलाच जाऊ नये उर्दू ही पाकिस्तानची भाषा आहे आणि हिंदी हिंदुस्तानची अशी वृत्ती आपण धारण केली तर आपण विळगतवादी आहो हा आरोप सिद्ध होईल हिंदुस्थानी म्हणजे बोलणे वाचणे आणि लिहिणे यांची सोपी भाषा एकेकाळी -एक उर्दू एकच भाषा होती परंतु नंतर उर्दू फारसी शैलीवर गेली तिच्यात फारसी शब्दांचा जास्त उपयोग होऊ लागला आणि त्यामुळे लोकांना ती समजनाशी झाली तसेच हिंदीमध्ये संस्कृत शब्दांनी गर्दी केली आणि यामुळे ही भाषा सुद्धा लोकांना कळण्याशी झाली आपण जर या भाषेचा उपयोग केला तर आपल्यामधून सप्रूसारख्या माणसाला काढून टाकावे लागेल ते जरी हिंदू असले तरी त्यांची मातृभाषा उर्दू आहे मी जर त्यांच्याशी संस्कृत प्रचूर हिंदीत बोलू लागलो तर त्यांना त्यातील क की ढ करणार नाही यामुळे आपण हिंदुस्तानीचे हिंदुस्तानी सभेचे काम सुरू ठेवले पाहिजे आणि ज्यांची मातृभाषा उर्दू आहे त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले पाहिजे जे, जे काही घडले त्यातही मला ईश्वरेच्छाच दिसते पाकिस्तान काय करतो आणि हिंदुस्तान किती मोठ्या मनाचा आहे हे त्याला पाहायचे आहे आपण या प्रश्नात उत्तीर्ण पाहिजे मी आशा करतो आहे की मुसलमान ज्या ठिकाणांना पवित्र मानतात त्यांना योग्य सन्मान न देण्याचा अथवा अलिगढ विश्वविद्यालयाला मालवीजनच्या हिंदू विद्यापीठासन्मान न मानण्याचा वेळगळपणा करणारा एकही हिंदू नसेल आपण जर त्यांच्या पवित्र ठिकाणांचा विध्वंस करू तर आपल्या स्वतःचाच विनाश होईल याचप्रमाणे आपण फारसे लोकांची अग्यारी आणि जूनचे सिनेगॉज यांचेही हिंदू मंदिराप्रमाणेच रक्षण करू मी हे सुद्धा सांगितले पाहिजे की अस्पृश्यांनाही उच्चतम वर्गाच्या बरोबरीने वागवले जाईल खरा हिंदू धर्म सर्व धर्मांना अलिंगन देईल यात आपण शंभर टक्के यशस्वी होऊ दे हे आपण पाहिले पाहिजे आपण जशा आस तसे या न्याने वागू शकत नाही हे तत्व कालबाह्य झालेले आहे काळ बदलला आहे आता कोणी आपल्याला शिवायश्राम देत असला तरी आपण त्याच्यावर प्रेम केले पाहिजे आपण खोटेपणाला खरेपणाने उत्तर दिले पाहिजे आणि हलकटपणाला उमेदपणाने कोणत्याही परिस्थितीत आपले हात स्वच्छ राहिले पाहिजे नजर स्वच्छ असली पाहिजे आणि कान स्वच्छ असले पाहिजे असे केले तरच आपण वाचू याबद्दल मला थोडीशीही शंका नाही मुसलमानांना जे पाहिजे होते दिलेले जे ते दिलेले असल्यामुळे आता आम्हाला जे पाहिजे असेल ते आम्ही करू शकतो अशा विचाराने आपण पळ काढू शकत नाही प्रकरण एकोणचाळीसावे प्रार्थना प्रवचन जून तेरा एकोणीसशे सत्तेचाळीस नवी दिल्ली जून तेरा एकोणीसशे सत्तेचाळीस आणि भगिनींनो मी जेव्हा नोवाखाली थिंडत होतो तेव्हा मला लोक अतिशय घाबरलेले दिसत होते आणि घाबरलेले लोक ईश्वराचा विचार करू शकत नाही तिथे आम्हाला खेड्यापाड्यातून हिंडावे लागत होते आण शेतामधून जाणाऱ्या अरुंद पायवाटामधून आम्हाला आमचा मार्ग शोधावा लागत असे नुआखालीतील फार कमी स्त्रीपुरुषांना असे केले होते परंतु या पदयात्रेतून मला जो अनुभव मिळाला तो इतरत्र कुठेही मेला नसता आम्हाला हिंदू आणि मुसलमान यांच्या शेतातून जावे लागायचे यामुळे आम्ही हिंदू आणि मुसलमान या, या दोघांच्याही देवाचे नाव घेत असू आणि आमची पदयात्रा सुरू ठेवत असू सु। जर इथे ईश्वर असेल तर तो इथला तिथला आणि चोहोकडचा ईश्वर एकच असला पाहिजे मग आपण जर त्याला वेगवेगळ्या नावांनी बोलावत असू आणि इतरांनी ईश्वराला दिलेल्या नावाबद्दल असहिष्णू असू ततो तो ईश्वरच्या दृष्टीने मूर्खपणा असेल यामुळे जे लोक ईश्वराला रहीम नावाने बोलावतात त्यांनी हिंदुस्तान सोडला पाहिजे काय असा प्रश्न मी विचारत असतो अर्थातच आपण आता आपल्या देशाला हिंदुस्थान म्हणणे बंद केले पाहिजे आणि ज्या भागाचे वर्णन पाकिस्तान केले जाते तिथे रामाच्या नावावर बंदी असली पाहिजे काय जर कोणी ईश्वराला कृष्ण म्हणत असेल तर त्याला पाकिस्तानमधून काढून टाकले पाहिजे काय तिथे काही जरी घडत असले तरी इथे याची परवानगी देता येऊ शकत नाही आपण ईश्वराची भक्ती कृष्ण आणि करीम या दोन्ही नावांनी करू आणि आम्ही वेडगळपणा करू इच्छित नाही हे जगाला दाखवून देऊ अजूनही तुमचा वेडगळपणा सुरूच आहे काय असे विचारणाऱ्या एका मित्राने मला अतिशय कठोर पत्र पाठवले तो म्हणतो काही दिवसात तुम्ही हे जग सोडणार आहात तरीही तुम्ही काही शिकणार नाही काय पुरुषोत्तम दास टंडन जेव्हा म्हणतात की प्रत्येकाने तलवार घेतली पाहिजे सैनिक व्हायला पाहिजे आणि स्वतःचे संरक्षण केले पाहिजे तेव्हा तुम्ही दुःखी का होता तुम्ही गीतेचे उपास का तुम्ही त्वैताच्या पलीकडे असायला पाहिजे प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीकरता तुम्हाला सुख वा दुःख व्हायला नको तुम्ही अशा मूर्ख साधूप्रमाणे बोलता जो पुन्हा पुन्हा दंश करणाऱ्या विंचवाला बुडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर अहिंसा सोडू शकत नाही वा दूर राहू शकत नसाल तर निदान इतरांना त्यांचा मार्ग निवडू द्या तुम्ही त्यात अडथळा का आणता मला जर गीततील स्थित प्रज्ञा असती तमी मी एकशे वर्षे जगलो असतो आणि त्यापेक्षा एक दिवसही कमी नाही आपण सर्वांनी जर आपल्यामध स्थित प्रज्ञा रुजवली तर प्रत्यक्णूस एकशे पंचवीस वर्षे न जगू शकण्याला काही कारण असू शकत नाही परंतु ईश्वराची जर इच्छा असेल तर तो मला आजही नऊ शकतो परंतु मला मरण्याची घाई नाही अजून मला जगायची आहा आणि काम करायच आह पुरुषोत्तम दास माझे जुन सहकार्यकर्त आह वर्षोगंत्या मी सोबत काम कलिआह माझ्याप्रमाणे त्यांनी सुद्धा स्वतःला ईश्वर भक्तीला वाहून घेतले आहे। ते जे म्हणाले ते जेवा मी ऐकले तेव्हा मला खाला तीस वर्षांच्या अनुभवातून आम्ही जे शिकलो होतो व जे करता आम्ही इतके धडपडत होतो ते सर्व आम्ही गमावणार काय तलवार घेण्याकरता आत्मरक्षणाचा दावा केला आहा परंतु संरक्षणासाठी हल्ल्याकडे न वळणारा एकही माणूस मी पाहिलेला नाही रक्षणात ते अद्यारत आह आता माझ्या भावना दुखाल्याबद्दल माझ्यात जर परिपूर्ण स्थितप्रज्ञा असती तर मी कधीही दुखावलं नसतो इतकेच नाही तर आज सुद्धा मी व्यथित न होण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु दररोज मी थोडा थोडा पुढेच रकतो तसे नसते गीतेतील स्थित वर्णन करणाऱ्या श्लोकांचे पाठ म्हणण्यात माझ्या भंपकपणाचे दर्शन झाले असते मी जर राम नाम घेत असेल आणि जर ते एकही दिवस उत्स्फूर्तपणे अंतकरणातून निघत नसेल तर मी राम नाम घेणे बंद केले पाहिजे काय रामभट चौधरी हे माझे एक पंजाबी मित्र आहेत आता ते नाहीत एकेकाळी एक ते कविता करत असत ते जेव्हा तुरुंगातून बाहेर पडले तेव्हा त्यांनी लिहिलेली एक कविता सोबत आणली आणि त्यांना गाता येत नसल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला सरलाला ती कविता म्हणण्याकरता सांगितले आपल्या मंजूळ आवाजा सरला गाऊ लागली मरावे लागले तरी पराभव पत्करू आणि मी मला असं की मरण जरी आले तरी मी हार मानणार नाही मी जर स्थितप्रज्ञाचे श्लोक दररोज म्हणत असेल तर एक ना एक दिवस मी स्थितप्रज्ञ झालोच पाहिजे असे जर झाले तर टंडनजी वा अजून कोणी काहीही म्हणाले तरी मला सुखदुःख काहीही होणार नाही मग मी हसणे आणि रडणे ईश्वरावर सोडून देईन आणि शोक करणे सोडून देईन साधू आणि विंचू यांचे उदाहरण फार सुरेख आहे एखादा श्रद्धा नसलेला माणूस जर विचारेल की विंचवाचा गुणधर्म डंक मारण्याचा असल्यामुळे तू त्याला वसुलीची धडपड का करतोस तर तो उत्तर देईल डंक मारणे जर विंचवाच्या स्वभावात असेल तर माणसाच्या स्वभावात त्या डंकाशी जुळवून घेणे आहे विंचू जर आपला स्वभाव सोडू शकत नसेल तर मी माझा स्वभाव कसा सोडू शकतो मी सुद्धा डंक मारणारा विंचू झालो पाहिजे काय शेवटी या विद्वान मित्राने मला सल्ला दिला की तुम्ही दुरागृहामुळे जर अहिंसा सोडू शकत नसाल व तिचे अनुसरण करत राहणार असाल तर निदान इतरांच्या मार्गात आडवे तरी येऊ नका मी पाखंनी झलो पाहिजे काय मी जगाला फसवले पाहिजे काय असे झाले जग म्हणेल की भारतात असा एक गोडबोल्या तथाकथित महात्मा आहे की जो अहिंसेचे गुणगान करतो परंतु त्याचे सहकारी हत्या करण्यात गुंतलेले आहे ज्याची लाज वाटावी असे काहीतरी घडलेले आहे। मी संस्थानिकांचा आणि त्यांच्या सेवकांचाही मित्र आह मी श्रीमंतांचा सुद्धा सेवक आह मी राजे आणि श्रीमंत लोकांची मदत घेण्याकरता त्यांना भंगी कॉलनीकड़ण्याकरिता भाग पाडतो भंगी कॉलनीतील झोपडीकड़्याकरता याशिवाय इतर असे कोणते काम त्यांना होते परंतु मी भंगी आहे आणि ते इथे येतात मी सी पी रामस्वामी यांचे वृत्तपत्रामधील वक्तव्य पाहिले विद्वान ते विद्वानगृहस्थ आहेत ते अॅनी बेजण यांचे शिष्य आहेत माझ्या हर्जनाच्या दौऱ्याच्या वेळी एकोणीसशे चौतीस साली त्यांच्या निमंत्रणावरून मी त्रावणकुरमधे गेलो होतो व त्यांच्याकडे पाहुणा म्हणून उतरलो होतो मी तिथे भांडण्याकरता गेलो नव्हतो हो तर त्यांच्यासोबत काम करण्याकरता गेलो होतो त्यांचे वक्तव्य मला खटकले त्यांच्या वक्तव्याचा जर चुकीचा वृत्तांत आला असेल तर त्यांनी मला क्षमा करावी परंतु वृत्तांत बरोबर असेल तर मी काय म्हणतो याचा त्यांनी विचार करावा ते म्हणतात की 15 ऑगस्टला भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा त्रावणकोर स्वतंत्र झाल्याचे घोषित केले जाईल आणि त्रावणकोर काँग्रेसवर सवा घेण्याचे तिथे आधीच बंदी घालण्यात आली आहे ही त्यांची स्वातंत्र्याची कल्पना आहे वृत्तांताप्रमाणे सर सी यांनी घोषित केले आहे की जे कोणी स्वतंत्रच्या विरोधात असतील त्यांनी त्रावणकोर सोडून निघून जावे आणि हा आदेश अशा माणसांनी दिला आहे की जो त्रावणकोरचा नसून मद्रासचा आहे ते असे कसे म्हणू शकतात ब्रिटिशांचे जेव्हा राज्य होते तेव्हा त्रावणकोरला ब्रिटिशांना वंदन करावे लागत होते आता भारतमुक्त लोकशाहीचा देश होत असताना हे त्यांना हवेत कसे करू शकतात आता संस्थाने आपली आहेत म्हणजे लोकशाही व्यवस्था असलेल्या भारताचे जे भाग आहेत मी अनेकदा म्हणालो आहे की लोकशाहीत भारतात राजा आणि भंगी यांचा समान दर्जा असेल माणूस म्हणून ते समान असतील बौद्धिक देणगीच्या संबंधात त्यांच्यात विषमता असू शकेल त्रावणकोरच्या महाराजांना बौद्धिक क्षमतेची देंगी मिळाली असेल तर त्यांनी तिचा उपयोग जनसेवेकरता करावा ते जर आपल्या बौद्धिक देणगीचा उपयोग जनतेला दडपून ठेवण्याकरता करणार असतील तर त्या बौद्धिक क्षमतेला काहीही अर्थ नाही ते जर त्रावणकोरच्या जनतेला दाबून ठेवणार असतील वा चिरडून टाकू असतील तर त्यांना केवळ भूमीवर राज्य करायचे आहे काय मला असे सांगण्यात आले आहे की हैदराबाद याच मार्गाने जाणार आह अजून त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर कलि नाही त म्हणतात की कोणत्याही उपनिवात सामील न होता तिथे काय सुरू आहे ते ति पाहू परंतु निजाम कोणापासून स्वतंत्र होणार आह हैदराबादमधील नव्वद टक्के जनता हिंदू आहा आणि त्यात काही सुप्रसिद्ध व्यक्ती आह है। जर हैदराबाद आणि त्रावणकोटच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेप्रमाणे जनतला आपण स्वतंत्र झाल्याचं जाणवणार नसेल तर ही संस्थाने टिकू शकणार नाही काय बदलला आहे आणि याची त्यांना जाणीव ठेवली पाहिजे जे इंग्रज चांगले करण्याकरता इथे आले ते अखेरीज हे निर्माण करणार आहेत काय मी इंग्रजांना समजू शकत नाही लोक म्हणतात की तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता हा तुमचा वेडेपणा आहे होय मी अहिंसेचा आग्रह धरणे बंद करत नाही म्हणून लोक मला वेडा म्हणतात आणि मी ब्रिटिशांवर विश्वास ठेवतो म्हणूनही लोक मला वेढा म्हणतात मी माऊंट बॅटनवर का विश्वास ठेवतो ते विचारतात ज्या जवळपास सहाशे परवानगी शिवाय पूर्वी किंची सुद्धा हालचाल करता येऊ शकत नव्हती ते आता आपल्या इच्छेप्रमाणे हवेते करू शकतात असे म्हणणे ही स्वातंत्र्याची थट्टा नाही काय माउंट बॅटन जर प्रामाणिक गृहस्थ असतील तर त्यांच्यासारख्या आर बारच्या सक्षम सिनापतीला ही गोष्ट खटकत नाही काय भरपूर संस्थानांनी आधीच भारतात सामील सा निर्णय घेतलेला आहे हे भाग्य ब्रिटिश म्हणतात की आम्ही जात आहोत आणि जात असताना आम्ही दुतोंडेपणाची भूमिका करणार नाही आपण आशा करूया की ईश्वर ब्रिटिशांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना सन्मती देईल ते इतके शूर आणि सत्यवादी असले पाहिजे की ते जेवा सोडून जातील तेव्हा त्यांना कोणीही नावे ठेवायला नको आणि तुम्ही भारताची हानी केली असे म्हणायला नको जोपर्यंत माझा संबंध आहे दोन महिने वाट पाहण्याऐवजी ते अगदी आताच जाऊ शकतात नंतर आपण सर्व एका ठिकाणी येऊ शकतो वो आपसा समस्या सोडवू शकतो मी तर इतपर्यंत म्हणेन की आम्ही जर परस्परांची कत्तल करू लागलो तरी ती गोष्ट त्यांनी आमच्यावर सोडून दिली पाहिजे इंग्रजांनी मात्र जायला पाहिजे संस्थानाबद्दल मी म्हणेन की ते राहू शकतात परंतु त्यांनी प्रजेची सेवा करण्याकरता राहिले पाहिजे काँग्रेसने जर जनतेची सेवा केली नाही तर ती सुद्धा टिकणार नाही काँग्रस्तला याबाबतीत बोलण्याचा काय अधिकार आहे असे म्हणून संस्थानिकांनी काँग्रस्तिधिकाराचा प्रश्न उपस्थित करू नये काँग्रेसनं त्यांची बरीच सेवा केली आहे। मला आठवत की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा म्हैसूरच्या वारसासंबंधी काहीतरी चुकीचे घडले होते आणि राजपुत्राला सिंहासद मिळाव म्हणून काँग्रेसनं त्यांना मदत कली होती अशाच प्रकारचे काहीतरी काश्मीरमधे घडले होते आणि काँग्रेसनं मदत केली होती नंतर एकदा बडोदावर अपमाळित होण्याची वेळ आली असता काँग्रेसनं युवराजला पुनर्स्थापित करण्याकरता कमी प्रयत्न कलि नव्हत काँग्रेसनं संस्थानिकांना नीचबांधव मांडले होते ती त्यांना हानी कशी पोचवू शकते वेळ येतात ते सहकार्य करतील असा विचार करण्यात येत होता आता जर संस्था निक उभे राहतील आणि म्हणतील ते ठीक आहे पण आम्ही सत्ताधारी आहोत तर ते योग्य होणार नाही लोकप्रिय प्रतिनिधी पाठवण्याऐवजी त्यांनी स्वतः घटना समितीत यायला पाहिजे जर ते असे करणार नाही तर भारताच्या विधी लिखितात संघर्ष आहे असे म्हणावे लागेल आपण अजून हिंदू मुसलमानांच्या संघर्षातून पुरेसे निघालेलोच नाही आणि आता संस्थानिकांशी संघर्ष समोर उभा होऊन टाकला आहे नंतर भारतीय नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचा प्रश्न असेल मी आशा करतो की नागरी सेवेतील लोक प्रतिष्ठापूर्वक वागतील आणि भांडणांचा कोणताही प्रसंग उद्भवणार नाही परंतु जर भांडणी व्हायचीच असतील तर देशात अगणित गट आहेत आणि प्रत्येकजण देशाचे लहान लहान लचके तोडण्याकरता भांडू शकेल मग कोणाकरताही काहीही शिल्लक उरणार नाही देशाचा विध्वंस होईल माझा नशिबी सतत संघर्षात गुंडे लिहिले आहे आता संघर्ष संपावा असे मला वाटते परंतु देशातील लहानसाल गटातील भांडणांमुळे देशाचा विनाश झालेला मला पाहणार नाही अखेरीस आपण राम रहीम कृष्ण करीम ही नावे घेत राहिलो पाहिजे आपण संस्थानिकांना अपशब्द बोलू नये परंतु तुम्ही जनतेचे सेवक आहात यापुढे तुम्ही मालक राहू शकत नाही हे आपण त्यांना सांगितले पाहिजे प्रकरण चाळीसावे प्रार्थना प्रवचन जून चौदा एकोणीशे नवी दिल्ली जून चौदा एकोणीशे सत्तेचाळीस बंधूंनो आणि भगिनींनो गजेंद्रची ही प्रार्थना मला फार आवडते गजेंद्र मोक्षची कथा आपल्या सर्वोत्तम साहित्याचा सा भाग आहे त्यात इतके माधुर्य भरलेले आहे की त्याची गणना होऊ शकत नाही हत्ती प्रचंड शक्तिशाली असूनही जेव्हा असाय होतो आणि आपल्या अचाट शक्तीने मगरापासून आपल्या प्राणाचं रक्षण करू शकत नाही हे त्याच्या लक्षात येते तेव्हा तो ईश्वराला शरण जातो आपली अशीच अवस्था आहे ज्या क्षणी आपण पराभूत झालो असे आपल्याला वाटू लागते तेव्हा खरोखरी आपण पराभूत झालेलो नसतो ज्याला आपल्या बाजूने ईश्वर आहे असे वाटत असते तो खरोखरी कधीही पराभूत होऊ शकत नसतो ईश्वराने माणसाला असे बनवले आहे की माणूस जेव्हा अगदी बुडण्याच्या बेतात असतो माणसाला जेव्हा वाटते की आपण सर्व काही गमावले तेव्हा कुठे तो ईश्वराचा विचार करू लागतो काल मी त्रावणकोरचे दिव्यांसर सी पी रामस्वामी काय बोलले याबद्दल बोललो होतो हा काळ तारा आणि रेडिओचा आहे मी जे म्हणालो ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांची मला दीर्घ तारा आली त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत परंतु त्यांनी त्रावणकोर काँग्रेस कमिटीच्या सभा आणि मिरवणुकीवरील बंदी उचललेली नाही त्यासंबंधी ते शब्दही बोलले नाही हे बरोबर नाही यातून वाईट असा येतो ते पुढे म्हणतात की त्रावणकोर नेहमी स्वतंत्र संस्थान राहिले आहे एका अर्थाने ते बरोबरही आहे प्राचीन काळात आपला देश वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेला होता परंतु हिंदुस्तान नेहमी एक देश समजला जात होता आपल्या ऋषी मुनींनी देशाच्या सर्व भागात तीर्थक्षेत्रे वसवली आणि अशा अनेक गोष्टी केल्या की के ज्यामुळे सामाजिक आर्थिक आणि धार्मिक ऐक्याला प्रोत्साहन मिळेल परंतु राजकीय दृष्टीने देश कधीही एक नव्हता चंद्रगुप्त आणि अशोक यांच्या राज्याच्या काळात हिंदुस्तान मोठ्या प्रमाणात एक झाला होता परंतु त्यावेळीसुद्धा दक्षिणेकडील लहानसा भाग त्यांच्या राज्याच्या बाहेर राहिला होता इंग्रज जेव्हा आले तेव्हा पहिल्यांदाच दिब्रुगडपासून कराचीपर्यंत आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत दक्ष एक झाला होता इंग्रजांनी असे आपल्या हिताकरता कल नव्हत हो स्वतःच्या हिताकरता कलि होत आपले राज्य स्थिर स्तावर असाव म्हणून कलि होत ब्रिटिश शासन काळात त्रावणकोट स्वतंत्र होता असे म्हणण चूक आह संस्था कधीही स्वतंत्र नव्हत हो त्रिटिशांचे अंकित होत आणि इंग्रजांची कुशामत करत होत आता ब्रिटिश शासन जाण्याच्या बत्तात असताना आणि जनतेच्या हातात सत्ता येत असताना कोणत्याही संस्थानिकाने आम्ही नेहमीच स्वतंत्र होतो आणि स्वतंत्र राहू असे म्हणून पूर्णपणे चूक आहे आणि ते मुळी शोभण्यासारखे नाही हे खरे आहे की सर सीपी पी माझे मित्र आहे परंतु त्याचे काय इथे माझी मुलगा जरी असला तरी ते खरे आहे ते बोलण्याकरता मी मागेपुढे का पाहावे आता भारत स्वतंत्र होत असताना सर सीपी म्हणतात की त्रावणकोर स्वतंत्र आहे याचा अर्थ त्रावणकोरला स्वतंत्र भारताशी संघर्षाची भूमिका घ्यायची आह मी त्यांना इतकेच म्हणू शकतो की त्यांनी पदावरून पायउतार व्हाव आणि त्रावणकोटच्या जनतेचे सेवक व्हावेत एकदा तुमचे राज्य हिरावून घेतल्यानंतर ब्रिटिशांनी तुम्हाला परत सत्ता दिली व मालक म्हणून तुमच्या प्रजेवर झिडूम करण्याचा अधिकार दिला तर त्यात अभिमान बाळगण्यासारखे काय आहे तुमच्या प्रजेला तुम्ही मालक समजत असाल तर ती गोष्ट अभिमानाची असेल अर्थातच भारत अजून खाली पडलेला नाही परंतु त्याला जर समस्यांना तोंड द्यावे लागत असेल आणि तो खाली पडलेला असेल तर त्याला लात मारणे हे शालीनतेचे चिन्ह आहे हिंदुस्तानचे जर दोन तुकडे झालेले असतील तर त्याच्याशी तुमचा संबंध नाही ही आमच्या घरातील गोष्ट आहे तुम्ही तिसमून घेतले पाहिजे आणि सौजन्याने वागले पाहिजे निरर्थक संघर्षाला खतपाणी घालू नय रावळ पिंडीहून काही मित्र तिथे घडलेल्या घटनांची माहिती घेऊन आल सुचिता कृपालिनीनी सुद्धा मला तेथील परिस्थितीचा अतिशय दुःखद अहवाल दिला एका गोष्टीच मला फार दुःख झाल पाकिस्तानबद्दलचा निर्णय जेव्हा व्हायचा होता तेव्हा तेथील परिस्थिती सहन करण्यासारखी होती परंतु आता मुसलमान दंगल करत आहेत त्यांचे म्हणणे आहा की आता आम्हाला पाकिस्तान मिळालेला असल्यामुळे आम्ही इतर सर्वांना गुलाम बनवू मी जे काही म्हणतो ते मुसलमानांच्या कानापर्यंत पोचावे म्हणून मी याचा उल्लेख प्रार्थना प्रवचनात केला ते जिनांच्या कानापर्यंत निश्चितच पोहोचेल मी जे म्हणतो ते चूक असेल तर माझ्या मुसलमान बांधवांनी मला धारेवर धरावे आणि हे बरोबर नाही असं म्हणावे त्यांनी मला पेशावरमधील हिंदू शीख स्त्रिया मुले कसे चुकी आहेत हे पाहण्याकरता मला पेशावरला बोलवावे परंतु मला नावे मिळाली आहेत जर कोणा सामान्य माणसांनी ही सावीन नावे सांगितली असती तर त्याचा इतका विचार करण्याची गरज नव्हती कारण प्रत्येक ठिकाणी काही बेजबाबदार लोक असतातच परंतु सर्व मुसलमान असा विचार करत असतील आणि या भाषेत बोलत असतील तर ती गोष्ट फार वाईट आह श्रीयुत जिना म्हणतात की बहुसंख्य मुसलमानात असल तरी अल्पसंख्याक शांततेन राहतील परंतु वास्तवात काय घडत आह पाकिस्तान अस्तित्वात संघर्ष अजून चिघळला तर त्याचा अर्थ आपल्याला मूर्ख वळणात आल असा होईल याचा अर्थ होईल त मालक होतील आणि दुसऱ्या सर्व धर्मांच्या लोकांचे ते गुलाम व नोकर होऊन राहावे लागेल व आम्ही तुमच्यापेक्षा कमी प्रतीचे हो हे मान्य करावे लागेल पाकिस्तानमध्ये सर्वना चांगली वागणूक मिळते व वा मंदिर वगैरेची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते हे ऐकण्याकरता मी उत्सुक आहे मला जेव्हा असे आढळेल तेव्हा मी त्यांच्यासमोर नतमस्तक होईन परंतु जर असे घडले नाही तर जीना खोटे बोलत होते असे मी समजेन आणि माउंट बॅटर्न हे आरमाराचे सेनापती असूनही त्यांनी इतकी घाई केल्याबद्दल मी त्यांचाही संशय त्यांनी कत्लींची फिकीर न करता आम्मी तलवारी समाज झुकना नहीं अ घोषित होते